अल्ला विनाश हे दांडी मारणाऱ्यांसाठी ज्यांची स्थिती अशी आहे की जेव्हा लोकांकडून घेतात तेव्हा पुरेपूर घेतात आणि जेव्हा त्यांना मापून किंवा तोलून देतात तेव्हा त्यांना तोटा देतात अलय अन्न लिव मी नाव सुले काय लोकांना समजत नाही की एका मोठा दिवशी हे उठून आणले जाणार आहेत त्या जेव्हा की सर्व लोक सर्व जगांच्या रब समोर उभे असतील कदापि नाही निश्चितच दुराचार्यांची कर्म नोंद तुरुंगाच्या दप्तरात आहे आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ते तुरुंगाचं दफ्तर ते एक पुस्तक आहे लिहिलेलं विनाश आहे त्या दिवशी खोटं ठरवणाऱ्यांसाठी जे पदल्याच्या दिवसाला खोट ठरवतात आणि त्याला खोट ठरवत नाही परंतु तो प्रत्येक मनुष्य जो मर्यादेचं उल्लंघन करणारा आहे दुराचार्य आहे त्याला जेव्हा आमच्या आयती ऐकवल्या जातात तेव्हा म्हणतो या तर पूर्वकालीन कथा आहे कदापि नाही किंबहुना वस्तुत या लोकांच्या हृदयावर मग हे जहन्नम मध्ये जाऊन पडतील मग यांना सांगितलं जाईल कि ही तीच चीज आहे जिला तुम्ही खोट ठरवत होता कला किताब कदापि नाही निसंदेहनेक माणसांची कर्मनोंद उच्च दर्जाच्या लोकांच्या दप्तरात आहे आणि तुम्हाला काय माहित की काय आहे ते उच्च दर्जाच्या लोकांचं दप्तर एक लिहिलेलं पुस्तक ज्याची देखरेख जवळ कसलेले फरिश ते करतात इन अबोराई मिल् अबो कौन खिस्कल्युन निसंदेह मेक लोक मोठ्या मजेत असतील उच्च आसनांवर बसून दृश्यावलोकन करत असतील त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला खुशालीच तेज जाणवेल त्यांना शुद्धतम आणि उत्तम मोहरबंद मध्य पाजलं जाईल ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल जे लोक दुसऱ्यावर मात करू इच्छितात त्यांनी ही वस्तू प्राप्त करण्यात मात करण्याचा प्रयत्न करावा त्या मध्यात तसनीमचं मिश्रण असेल हा एक झरा आहे ज्याच्या पाण्याबरोबर करतील अजरमू अपराधी लोक जगात इमान आणणाऱ्या लोकांची टिंगल उडवत असत जेव्हा त्यांच्या जवळून जात असत तेव्हा डोळे मारून मारून त्यांच्याकडे इशारे करत असतो हिम हा आपल्या घरवाल्यांकडे परतत तेव्हा मजा करत परत असत आणि जेव्हा त्यांना पाहत असत तेव्हा म्हणत असत कि हे बहेकलेले लोक आहेत वस्तुत ते त्यांच्यावर निरीक्षक म्हणून पाठवले गेले नव्हते आज इमान आणणारे काफिरांवर हसत आहेत आसनांवर बसून त्यांची दशा पाहत आहेत त्या त्या का बदला जी ते करत असत अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे अंमलबजावणी रबची आज्ञा पाळावी आणि जेव्हा पृथ्वी पसरवली जाईल आणि जे काही तिच्यात आहे त्याला बाहेर फेकून रिकामी होईल आणि आपल्या रबच्या आज्ञेची अंमलबजावणी करील आणि तिच्यासाठी सत्य हेच आहे कि त्याची अंमलबजावणी करावी या सनू इन किशून इला देशु फयुष सबुय शिरा वय कलिबु इला सुरू रा हे मानवा तू खेतला जाऊन आपल्या रब कडे वाटचाल करत आहेस आणि त्याला भेटणार आहेस मग ज्याची कर्मनोंद त्याच्या उजव्या हातात दिली गेली त्याच्याकडून सौम्य हिशेब घेतला जाईल आणि तो आपल्या माणसांकडे खुशी खुशीनं परते तो इसम ज्याची कर्मनोंद त्याच्या पाठीमागून दिली जाईल तर तो मृत्यूला हाक देईल आणि भडकणाऱ्या आगीत जाऊन पडेल तो आपल्या कुटुंबियात मग्न होता याची समजूत होती की त्याला कधी परतायचं नाही परतणं कसं नव्हतं त्याचा रब तेची पाहत होता मी शपथ घेत संध्या जे ललिमा की रिच का चंद्रा ची जे तो पूर्ण चंद्र बनते तुम्हारा जरूर क्रमाक्रमानं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे वाटचाल करत राहायचं आहे मग या लोकांना काय झालं आहे की हे इमान आणीत नाहीत आणि जेव्हा कुरानचं यांच्यासमोर पठण केलं जातं انار کرم نویت جمع کرتے ہیں अल्लाह ते प्रकारे आमनू लहुम से चारे यातनादायक प्रकोपा खुशखबरी दया तथापि ज्यादा इमान है जो सत्कृत्य के लिए कधी न संपणारा मोबदला आहे नावाने जो अशी मेहरबान आणि दयावान आहे ओशिल बुरुदिवल्यु दिवस औसाबुल उद अंगार ओ मालय कुद ओ माल माय सालून बिल मुमिनी न शू शपथ आहे मजबूत किल्लेधारी आकाशाची आणि त्या दिवसाची ज्याच वचन तिल गेलं आहे अर्थात कयामत आणि पाहणाऱ्याची आणि पाहिली जाणाऱ्या गोष्टीची कि मारले गेले खाईवाले त्या खाईवाले जिच्यात खूप भडकणाऱ्या इंधनाचा अग्नी होता जेव्हा कि ते त्या खाईच्या काठावर बसले होते आणि जे काही ते इमान आणणाऱ्यांशी करत होते ते पाहत होते ओमो मिई मिई आणि वाल त्या इमानधारकांशी त्यांचं शत्रुत्व याशिवाय अन्य कोणत्याही कारणास्त नव्हतं की त्यांनी त्या, त्या अल्लाहावर इमान आणलं होतं जो जबरदस्त आणि आपल्या ठाई स्वयंस्तुत्य आहे जो आकाशांच्या आणि पृथ्वीच्या राज्याचा स्वामी आहे आणि तो अल्लाह सर्व पाहता है कामधारक पुरुषांवी स्त्र अत्याचार के लिए मगर पश्चाताप दर्शवला नहीं खचित जहन नाम का प्रकोप है साथी जाने की शिक्षा है ज्या लोकांनी इमान आणलं आणि ज्यांनी सत्कृत्य केली खचितच त्यांच्यासाठी जन्नतची उद्यानं आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील हे आहे यश वस्तुत तुम्हार रब की पकड़ फार कठोर है तो निर्माण करते दुसरंदा निर्माण करील तो क्षमा करना है प्रेम करना है راجس نحن سنانا جا سوامي آه گورا شاليا آه انا دیکھ آهی چل کرون تا کنا راه هل أتاك حديث الجنود فرعون و سمود بل الذين كفروا في تكذیب والله من ورائهم محيط بل هو قرآن مجيد في لوح काय तुम्हाला लष्करांची खबर पोहोचली आहे फिरोन आणि समुच्च लष्कराची परंतु ज्यांनी कुफर केला आहे ते खोट ठरवण्यात लागले आहेत वस्तुत अल्लानं त्यांना वेड्यात घेतलेला आहे त्यांच्या खोटे ठरवण्यानं या कुरानचं काही बिघडत नाही तर हा कुरान उच्च कोटीचा आहे त्या लोह मध्ये पाटीत कोरलेला आहे जी सुरक्षित आहे नावाने जो सीम मेहरबान दयावान आहे शपथ आहे आकाशाची आणि रात्री प्रकट होणाऱ्याची आणि तुम्हाला काय माहीत कि तो रात्री प्रकट होणारा काय आहे चमकत असलेला तारा कोणताही जीव असा नाही ज्याच्यावर कोणी निगा राखणारा नसावा मग जरा मानवानं हेच पाहून घ्यावं की तो कोणत्या वस्तून निर्माण केला गेला आहे एका निर्माण केला गेला आहे जे पाठीच्या आणि छातीच्या हाडांच्या दरम्यान निघत खचितच तो निर्माण करता त्याला पुन्हा निर्माण करण्यास समर्थ आहे ज्या दिवशी गुप्त रहस्यांची तपासणी होईल त्यावेळी मानवाजवळ नात्याच्या स्वतःचं बळ असणार आणि ना त्याला शपथ आहे पाऊस वर्षवणाऱ्या आकाशाची आणि वनस्पती उगवताना भग्न होणाऱ्या जमिनीची ही एक तोला मोलाची प्रमाणित गोष्ट आहे थट्टा मस्करी नव्हे हे लोक अर्थातील काफिर काही चाली खेळत आहेत आणि मी सुद्धा एक चाल चालत आहे म्हणून सोडून द्या हे पैगंबर सल्ल अल वसलम या काफिरांना किंचित जराशा यांच्या स्थितीत सोडा अल्लाच्या नावाने जो अशी मेहरबान पैगंबर दयाैगंबर सल्ला वसलम आपल्या उच्चतर रफच्या नावानं पावित्र्य गान करा ज्यानं निर्माण केलं आणि प्रमाणबद्धता प्रस्थापित केली ज्यानं भाग्य बनवलं मग मार्ग दाखवला ज्यानं वनस्पति उगवल्या मग त्यांना काळा केर कचरा बनवून यखफा आम्ही तुम्हाला पठण करू मग तुम्ही विसरणार नाही त्याखेरीज की अल्लान ज्याची इच्छा करावी तो प्रकट ही जाणतो आणि जे काही गुप्त आहे وان يسرك لليسر فذكر ان نفعت الذكرى اणे आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीची सोळत देतो म्हणून तुम्ही उपदेश करा जर उपदेश लाभदायी असेल سيذكر من يخشى ويتجنبها الاشقى الذي يصلى النار الكبرى ثم لا يموت فيها ولا يحيا तो मनुष्य भीती तो उपदेश स्वीकारेल आणि त्याच्यापासून अलित राहिल, तो अत्यंत दुर्दैवी तो मोठ्या अग्नीत जाईल मग त्यात तो मरणारही नाही आणि जिवंतही राहणार नाही सफल झाला तो ज्यानं शुद्धता अंगीकारली आणि आपल्या रब च नामस्मरण केलं मग नमाज अदा केली बल हयात परंतु तुम्ही लोक जीवनाला देता प्राधान्यपणे परलोक बेहतर आहे आणि बाकी उरणार आहे हीच गोष्ट अगोदर आलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा सांगितली गेली होती इब्राहिम अल इस्लाम आणि मुसा अल इस्लाम यांच्या पुस्तकांमध्ये अल्लाच्या नावाने जो अशी काय तुम्हाला त्या व्यापून टाकणाऱ्या आपत्ती म्हणजे कायमतची खबर पोचली आहे काही चेहरे त्या दिवशी भयभीत असतील कठोर परिश्रम करत असतील थकून जात असतील तीव्र आगीत होरपळून निघत असतील उकळत्या झऱ्याचं पाणी त्यांना प्यायला दिलं जाईल काटेरी वाळलेल्या गवताशिवाय कोणतंही भोजन त्यांच्यासाठी असणार नाही जेना पुष्ट करील काही चेहरे त्या दिवशी प्रफुल्लित असतील आपल्या आप कामगिरी वर आनंदित असतील उच्च कोटीच्या जन्मत मध्ये असतील कोणतीही वाझ्यात गोष्ट ते तेथे ते ऐकणार नाहीत त्यात झरे प्रवाहित असतील तिच्यात उच्च आसनं असतील पेले ठेवलेले असतील लोडांच्या रांगा लावलेल्या असतील आणि उत्कृष्ट बिछायत्यान थरलेल्या असतील हे लोक मानत नाहीत तर काय कि कसे बनवे गेले आकाशाला कि कसे उभार पर्वतान पहात नहीं कि कसे दृढ़ के लिए गेले आई की बड़ी पैगंबर सल व सलम उपदेश कर दे रहे आहत काही यांच्यावर जबरदस्ती करणारे नाही तथापि जो इसम विमुख होईल आणि इन्कार करील तर अल्ला भारी शिक्षा देईल या लोकांना परतायच आमच्याकडे आहे मग यांचा हिशेब घेणं आमच्या आहे नावाने जो असी शपथ आहे उषकळाची आणि दहा रात्रींची आणि सम आणि विषमाची आणि रात्रीची जेव्हा ती निरोख घेत असेल का यात एखाद्या बुद्धी बुद्धि शपथ है उच स्तंभ वाल आदई रमशी जमान को राष्ट्र जगाच्या मुलखात निर्माण केलं गेलं नव्हतं आणि समुदशी ज्यांनी खोऱ्यात कडक कोरले होते आणि मेखवाल्या फिरौंशी हे ते लोक होते ज्यांनी जगाच्या मुलखात मोठी शिरजोरी केली होती आणि त्यांच्यात खूप उपद्रव माजवला होता सर तुमचा शेवटी रब न त्यांच्यावर प्रकोपाचा कोरडा ओढला वस्तुस्थिती अशी आहे की तुमचा रब तबा बसला आहे <द्वारी> परंतु माणसाची स्थिती अशी आहे की त्याचा रब जेव्हा त्याची परीक्षा घेतो आणि त्याला प्रतिष्ठा आणि देणगी देतो तेव्हा तो म्हणतो कि माझ्या रब न मला प्रतिष्ठित बनवलं आणि तो जेव्हा त्याला कसोटीत घालतो आणि त्याची रोजी त्याच्यासाठी तंग करतो तर तो म्हणतो की माझ्या रब मला अपमानित केलं कदापि नाही किंबहुना तुम्ही अनाथांशी मानाचा व्यवहार करत नाही आणि गरीबाला जीव घालण्यासाठी एक दुसऱ्याला उत्तेजन देत नाही आणि वासराची सर्व मालमत्ता गोळा करून दिळंकूत करता आणि संपत्तीच्या प्रेमात वाईटरित्या गुरफटला وجيء يومئذ بجحنم يومئذ يتذكر الانسان وان له الذكرى कदापि नाही जह पृथ्वी निरंतर कांडून कांडून वायवंत करून टाकली जाईल आणि तुमचा रप प्रकट होईल अशा स्थितीत की फरिश्ते रंगारंगांनी उभे रातील आणि जहन्नम त्या दिवशी समोर आणली जाईल आणि त्या दिवशी मानवाला समज येईल आणि त्याला समज येण्या काय असील तो म्हणेल की अरे रे मी आपल्या या जीवनासाठी पूर्वतयारी केली असती मग त्या दिवशी अल्लाह जी यातना देईल तशी यातना देणारा कोणी नाही आणि अल्लाह ज्या प्रकारे बांधील तसा बांधणारा कोणी नाही दुसरीकडे फरमावलं जाईल हे संतुष्ट जीवा चल आपल्या रबकडे अशा स्थितीत कि तो आपल्या चांगल्या शेवटांना आनंदीत आणि आपल्या रबपाशी आवडता आहेस सामील हो माझ्या सदाचारी दासांमध्ये आणि दाखल हो माझ्या जन्मतमध्ये